अध्याय दुसरा भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष विद्वानी विचारले ब्रह्मन प्रजापती दक्ष यांचे ते कन्यावर प्रेम होते मग त्यांनी आपली कन्या सती तिचा अनादर करून शिलवाना सर्वश्रेष्ठ श्री महादेवांचा द्वेष का केला महादेव तर चराचराचे गुरु वैरहित शांत मूर्ती आत्माराम आणि जगाचे परम आराध्यत आहे त्यांच्याशी कोण आणि का बरे वैल करीन भगवन त्या श्वसुर आणि इतका विद्वेश कसा उत्पन्न झाला सोडण्यास कठीण केला हे मैत्री पूर्वी एकदा प्रजापतींच्या यज्ञात सर्व मोठमोठे ऋषी देवता मुनी आणि अग्नि आपापल्या अनुयायांसह एकत्र आले होते त्यावेळी आपल्या तेजाने सूर्याप्रमाणे प्रकाशमान असल्यामुळे त्या विशाल सभाभवनातील हो अंधार दूर करणाऱ्या दक्षांना आलेले पाहून ब्रह्मदेव आणि महादेवांव्यतिरिक्त ऋषी अग्निद त्यांच्या उठून उभे राहिले अशा प्रकारे सर्व सभासदांच्याकडून चांगल्या चा प्रकारे सन्मान प्राप्त झालेले तेजस्वी दक्ष जगत ब्रह्मदेवांना प्रणाम करून त्यांच्या आज्ञेने आपल्या आसनावर बसले परंतु महादेवाना पहिल्यापासूनच बसून राहलेले पाहून आपला अनादर केला असे वाटून दक्षांना त्यांचा हा व्यवहार सहन झाला नाही त्यांनी त्यांच्याकडे नजरेने अशा रीतीने पाहिले की जणू त्यांना ते क्रोधावने जाळून टाकतील नंतर ते म्हणाले देव आणि अग्निसहित समस्त ब्रम्हर्षी गण माझे म्हणणे ऐका मी हे अज्ञानाने किंवा द्वेषाने म्हणत नाही परंतु शिष्टाचार काय आहे ते सांगतो लांछ ला ला या ला असलेल्या याने सत्पुरुषांप्रमाणे सावित्री सारख्या मृदलयाना पवित्र कन्याचे अग्नि आणि ब्राह्मणांच्या समक्ष पाणी ग्रहण केले होते यामुळे हा मला पुत्रासमान आहे याने उठून उभे राहून मला प्रणाम करायला हवा होता परंतु याने वाणीने सुद्धा माझा सत्कार केला नाही अरे रे शूद्रमाणे नसताना करणारा नेहमी अपवित्र राहणारा घमिंडखोर आणि धर्माची मर्यादा ओलांडणार आहे हा भयंकर स्मशानात भूत प्रेताना बरोबर घेऊन वेळ्याप्रमाणे डोक्यावरील केस अस्ताव्यस्त टाकून कधी हसत कधी रडत नागडा उभडत असतो याने सर्व शरीरावर चितेवरील अपवित्रणसांच्या मटक्याच्या माळा आणि शरीरावर हाडांचे दागिने घातलेले असतात हा तर केवळ नावाचाच शिव आहे प्रत्यक्षात अशिव म्हणजे अमंगल रूप स्वतः बेडा असून बेड्यांनाच प्रिय वाटणार आहे भूत प्रेत प्रेतपिश आधी केवळ तमोगणी जीवांचा हा नेता आहे म्हणाले विधुवा दक्षांनी याप्रमाणे महादेवांची फार निंदा केली तथापि त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही यामुळे दक्षांच्या क्रोधाचा पारा आणखीनच चढला आणि पाणी हातात घेऊन ते त्यांना शाप देण्यास तयार झाले दक्ष म्हणाले हा महादेव देवांमध्ये अत्यंत अधम आहे आता याला इंद्र उपेंद्र इत्यादी देवतांच्या बरोबरीने यज्ञातील भाग न मिळो हे विदुरा मुख्य सभासदांनी त्यांना असे करण्यास मनाई केली तरी महादेवांना शाप देऊन ते रागारागाने सभेच्या बाहेर पडून आपल्या घरी निघून गेले श्री शंकरांच्या गणांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या बाळगून कोणाचाही द्रोह न करणाऱ्या भगवान शंकरांचा द्वेष करतो तो भेद बुद्धीचा विनमुख राहील हा प्राप्त होते कर्मकांडातच मधून असतो याची बुद्धी देहाधिकांमध्येच आत्मभाव मानणारी असल्याने हा आत्मस्वरूपाला विसरलेला पशु आहे हा अत्यंत स्त्री लंपट होऊन लवकरच त्याचे तरुण बोकडासारखे होईल कर्ममय अविद्येला मागे लावून भगवान शंकरांचा अपमान करणारे आहे ते सर्वात फलश्रुती रूप लान्य सुशोभित आणि कर्म फलरूप मनमोहक सुगंधाने ज्यांचे चित्त मोहित झाले आहे असे शंकरद्रोही कर्माच्या जाळ्यातच अडकून राहो हे ब्राह्मण लोक भक्ष अभक्षाचा विचार सोडून केवळ पोट भरण्यासाठीच विद्या तप आणि व्रताधिकांचा आश्रय घेऊन तसेच धन शरीर आणि इंद्रियांच्या सुखाला सुख मानून त्यांचे गुलाम होऊन जगात भीक मागत भटकत राहत नंदीने अशा प्रकारे ब्राह्मण कुलाला दिलेला शाप ऐकून भृगुंनी त्याला दुस्तर प्रतिशा करून बन्मदंड दिला जे लोक शैवपंथी आहेत आणि जे त्यांचे अनुयायी आहेत ते विरुद्ध आचरण करणारे आणि पाखंडी होत पवित्र धारण करणारे संप्रदायाचे अनुयायी होव तुम्ही धर्म मर्यादेचे संस्थापक आणि वर्णाश्रमाचे रक्षक असणाऱ्या वेद आणि ब्राह्मणांची निंदा करीत आहात यावरून तुम्ही पाखंड मताचा आश्रय घेतला आहे हे सिद्ध होते लोकांसाठी कल्याणकारक आणि सनातन मार्ग आहे आणि याचे मूळ साक्षात श्री विष्णू आहेत सत्पुरुषांच्या परम पवित्र आणि सनातन मार्ग स्वरूप वेदांची निंदा करीत आहात म्हणून जिथे भूतानचे स्वामी तुमचे इष्टदेव आहेत त्या पाखंड मार्गानेचा मैत्रिय म्हणतात भ्रुवु ऋषींनी असा शाप दिल्यामुळे भगवान शंकर काहीसे खिन्न झाले आणि आपल्या अनुयायांसहित तेथून निघून गेले तिथे प्रजापती लोक जो यज्ञ करीत होते त्यात पुरुषोत्तम उपास्य देव होते आणि तो यज्ञ एक हजार वर्षांनी पूर्ण होणार होता तो पूर्ण करून त्या प्रजापतींनी श्री गंगा यमुनेच्या संगमात यज्ञपूर्ती नंतर करावयाचे स्नान केले आणि मग प्रसन्न मनाने ते आपापल्या ठिकाणी निघून गेले अध्याय दुसरा समाप्त